पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्यापाटील आमच्या आयुष्यातील काही आठवणी अथवा स्वतःसंबंधी काही गोष्टी पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाचा आधारे गोजरिया, या अपुरती बुद्धी पुण्यनाही गाठी पायी घाली मिठी वाहे डोळा गाईन ओई या शिष्टांच्या आधारे सारीण विचारे आयुष्या तुकारा म्हण तुझे ना मनायना ठेवीन मी मना, मना आपुलिया तुकारामांचे वृत्त व स्वतःचे बालपण मूळ ठिकाण आमच्या पूर्वजांचे रानड्यांचे मूळ ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात गुहागरानजीक मोभार पाचेरी उर्फ पाचे रिसडा या नावाचे आहे त्या गावी या घराण्याचे वंशज असून त्यांच्याकडे खोतीचे उत्पन्न अद्याप चालू आहे तेथून भगवंतराव नावाचे पुरुष स्वतःचे निपंजे कोकणातून देशात पंढरपूराजवळ कजबे करकम एथे येऊन राहिले हे जरी गृहस्थ होते तरी त्यांना ज्योतिष फार चांगले येत होते त्यांनी एकदा नाना फडणवीसास त्यांच्याविषयी जे जे भविष्य सांगितले होते ते घडून आले असे म्हणतात अपत्यासाठी कृष्णाबाईचे खडतर व्रताचरण भगवंतराव यांचे चिरंजीव भास्कराव उर्फ अप्पाजी हे आपल्या आईच्या पुष्कळ अपत्यातून एकटेत्वाचले ते केवळ आपल्या आईच्या कृष्णाबाईच्या सतत बारा वर्ष अत्यंत निष्ठापूर्वक व खडतर व्रताचरण करण्यानेच वाचले कृष्णाबाईची मुले वाचत नव्हती म्हणून त्यांनी सतत बारा वर्ष अश्वत्थाला व गाईला प्रदक्षिणा घातल्या व त्या कालात गायीच्या गोमूत्रात दशमी करून तीस खाऊन राहिल्या त्यांनी दुसरा आहार घेतला नाही त्या भाविक व सात्विक वृत्तीच्या होत्या अतिथी अभ्यागत कोणत्याही वेळी आपल्या घरी आला असता न कंटाळता आधी उठून त्याला स्वयंपाक करून जेव आणि अश्वत्थ वृक्षाला हेच मागणे मागत की मला पुत्र होऊन त्याची पाळेमुळे तुझ्यासारखी खोल जावीत व विस्तारही तुझ्यासारखाच मोठा होऊन त्याची बहुतांना छाया मिळावी त्या त्यांच्या मागण्याप्रमाणे देवाने भास्कररावाना आपण पूर्णायू करून भाग्यवान व पराक्रमी केले आणि एकाचे एकवीस या म्हणीप्रमाणे त्यांचा वेलविस्तार मोठा वाढून उत्तरोत्तर दानडे घराण्यातील सर्व पुरुष बुद्धिमान शूर पराक्रमी उद्योगी उंच व बांधने मजबूत तसेच मनासे उदार असेच निपजले हे त्या महासाधवीच्या पुण्याईचे फळ आहे असे म्हटले पाहिजे दीर्घायुषी प्रामाणिक हुशार अप्पाजी भगवंत अप्पाजी भगवंत हेवर सांगितलेल्या साध्वीचे एकुलते एक पुत्र व स्वतःचे सख्खे पंजे होत सांगली संस्थांचे अधिपती प्रख्या चिंतामणराव उर्फ अप्पासाहेब पटवर्धन यांच्याजवळ ते प्रथम कारकुन होते। पटवर्धनी सैन्यातील एका तुकडीचे प्रमुखत्व एकेकाळी त्यांच्याकड होत त्यांनी एकदा मुघलांशी लढून एक, -एक, एक, एक किल्ला सहर केला व त्यावेळी लुटीत जो माल आला त्यापैकी यांनी कशालाही स्पर्श केला नाही असे सांगतात मग आपल्या गुणांनी वाढत वाढत जाऊन श्री अप्पासाहेब यासकडून इंग्लिश सरकारकडे तकील होते कोणत्याही गोष्टीत भीड न धरिता आपल्या बुद्धीला शुद्ध व वा खडी वाटेल तशी ते आपल्या मालकाला सल्ला देत तेवढ्यापुरती मालकांची थोडी नाराजी झाली तरी ते भीत नसत प्रामाणिकपणा व बुद्धिमत्ता या दोन गुणांबद्दल पटवर्धनांची त्यांच्यावर बहाल मर्जी असंश परंपरेन यांना जी तैनात करून दिली आह ती अद्यापी सांगलीतील आमच्या घराण्याकडे चालत आह श्री चिदंबरस्वामी म्हणून जे कर्नाटक प्रांतात प्रसिद्धी झाल होत आमच्या आप्पांचे गुरु होत आप्पांना आपला मरण का माहीत होता असे म्हणतात मरणाच्यापूर्वी सहा महिने अगोदरपर्यंत ते मोठ्या घोड्यावर चटकन बसत असत दात व इतर गात्रे शेवटपर्यंत शाबूत होती ते आपला सर्व वेळ ईश्वर ध्यानात व चिंतनात घालवी व मुखाने नामस्मरण करीत हे आपल्या वयाच्या पंचाण्णव्या वर्षी मुखाने नामस्मरण करीत बसल्या बसल्यास कैलासवासी झाल दहावसन होण्यापूर्वी त्यांनी आपल्या पुत्राला आपला निधनकाल सांगून ठाला होता असे म्हणतात मामलदार आजोबा अमृतराव तात्या अप्पांचे वडील चिरंजीव म्हणजे स्वतःचे सख्खे आजे अमृतराव तात्या हे सुरु इंग्रजीत प्रथम करकमहून नगर जिल्ह्यात नोकरी करीत गेले, तेथे ते शिरस्तेदारहून पुणे मामलेदार झाले व नगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात आल पुण्यास व आंबेगावात पुष्कळ वर्ष केल्यावर पाबळ तालुक्यात त्यांची बदली झाली व तेथ त्यांनी पेन्शन घेतले तात्यांना आमच्या मामंजीसुद्धा चार पुत्र होते वडील बळवंतराव दादा दुसरे गोविंदराव भाऊ तिसरे गोपाळराव आणे व चौथे विष्णुपंत अन्ना, या चौघांपैकी गोविंदराव व विष्णूपंत प्रथम निफाडास नोकरीवर असून पुढे सन अठराशे एक्केचाळीस ते बेचाळीस कोल्हापुरात जबाब मिशीचा कामावर आले व दुसरे दोघे तात्यांजवळ पाबळासच राहिले तात्या हे आपल्या वडिलांप्रमाणेच बांध्याने उंच अगदी मजबूत होते हे घोड्यावर वसणारे उत्तम होते त्यांना संस्कृताची व शास्त्रांची आवड फार असल्यामुळे त्यांचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता पुष्का संस्कृत ग्रंथ वाचून त्यांनी आपल्या हाताने कित्येक पोत्यांच्या प्रती लिहून काढलेले आहेत पुरुष सुक्तावर यांनी टीका व मराठीत अर्थ केला होता आणि छापविण्याकरिता जवळ देऊन ठेवला होता त्याप्रमाणे स्वतः तो छापिला होता असेही ऐकते तात्या भागवत फार उत्तम सांगत शिवाय ज्योतिष उत्तम रीतीने वर्तवित पत्रिका पहाात जातीने करीत असत मामंजी गोविंदराव व स्वतःचा जन्म आमचे मामंजी फणणीस असताना स्वतःचा जन्म माग शुद्ध सहा शके सतराशे त्रेसष्ट म्हणजे तारीख अठरा जानेवारी सन अठराशे रोजी मंगळवार या दिवशी संध्याकाळी झाला ती वेळ तात्यांनी टिपून ठवून आपल्या हाताने सदाची पत्रिका विस्तृत लिहून ठेविली आहे, तात्यांनी अशा रीतीन वयातील तसास उतार वयातील आपला आयुष्यक्रम उत्तम ठेवून आपल्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी म्हणजे सन अठराशे साली कोल्हापुरात आमच्या मावंजीजवळ येऊन आपली आयुष्य यात्रा संपविली मामंजी कोल्हापुरात आल्यावर काही दिवस जवाबनिशीच्या कामावर होते, पुढे तिच ते, ते मामलदार झाल भूदरगड पन्हाळा गडहिंग्लज वगैरे निरनिराळ्या पेट्यात मामलतीचे काम केल्यावर पुन्हा त्यांची बदली कोल्हापूर असून तन अठराशे बासष्ट त्रेसष्ट साली खाजगी कारभाराच्या जागेवर कायमच नेमलग यावेळी त्यास अडीचशे रुपये पगार मिळत अस निफाड तंबेगाव प्रवास सन अठराशे साली त करबीराकड़ सड़ आल होत बरोबर मुले माणसे आणली नव्हती आमच्या सासूबाई पुढे तीन चार वर्ष वंशचा दुर्गा अक्कांचा जन्म होईपर्यंत निफाडास आजी सासूबाईच्या जवळ राहिल्या होत्या वंशचा जन्म झाला तेव्हा स्वतःचे वय अडीच वर्षाचे होते आंबे अजून मामलेदारीवरच होते त्यांच्याजवळ चार आठ दिवस राहून मग पुढे मामनजीच्याकडे कोल्हापूर जाण्याकरता आमच्या सासूबाई स्वतःला व वंचना घेऊन बैलगाडीतून निघाल्या या प्रवासात स्वतःवरचे एक संकट ईश्वर कृपेने टळले ती हकीकत अशी बैलगाडीचा रात्रीचा प्रवास सासूबाई प्रथम निफाडून निघून आंबेगावी येत त्यांच्याबरोबर आंबेगावहून बोलवावयास आलखा एक शिपाई व स्वतःचे सुलत सुलते विठ्ठल बाबाजी रानडे असे दोघेबरोबर होत विठू काका घोड्यावर बसून गाडीच्या मागे येत होत दिवस उन्हाळ्या असल्यामुळे संध्याकाळी शिवप्याच्या वेळी गाडी झुंपून रात्रभर असत हे दिवस काळोख्या रात्रीच होते रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गाडीतील सर्व माणसे सासूबाई व दोन्ही मुले गाड झोपी गेली होती तानी मुलगी पोटाशी घेऊन सासूबाई निजले होते, व वंशचे पलीकडे वेगळे पांघरून घालून स्वतःला निजविले होते वेळ थंड असून वारा गार सुटल्यामुळे गाडीवर चालणारा शिपाई यावेळी पुढील बाजूला गाडीवाल्याची शेजारी जाऊन बसला नंतर थोड्या वेळाने गाडीवाला व वा शिपाई दोघेही पेंगू लागले बैल रेंगाळतच चालले होते व विठू काका बरेच मागे राहिले होते विठू काका मी येथे पडलो आह अशा वेळी एक मोठी ओरंगळ आली व तिथून बैल जोराने गाडी घेऊन निघून गेल यावेळी स्वतः झोपेत लोळून गाडीच्या अगदी कडेला आल्यामुळे गाडी ओरंगळीला लागताक्षणी जोराने लागलेल्या धक्क्याबरोबर पांघरुणा सकट स्वतःचे मुटकुळे रस्त्यावर पडले सासूबाईंना गाड झोप लागली होती पण गाडी धावणीला लागल्याबरोबर शिपाई व वा गाडीवाला जागे झाले तरी गाडी धावण्याच्या आवाजाच्या मागे काही पडल्याचे त्यांना कळले नाही तशीच गाडी मैल दीड मैल पुढे निघून गेली मग मागून अर्ध्या पाऊन तासाने स्वतः विठू काकांच्या घोड्याच्या टापांचा आवाज ऐकून विठू काका अशी हाक मारून मी येथे पडलो आहे असं सांगितले ती हाक ऐकल्याबरोबर विठू काकांनी स्वतःला उलसळून पोटाशी घेतले व गारठलेले अंग पांघरुणात गुंडाऊन पोटाशी घट्ट धरून ते घोड्यावर बसले व सासूबाईंच्या गाडीजवळ येता सासूबाईनं म्हणाले गोपिका वहिनी जाग्या आहात ना, ना मुला पांघरून नीट आहे ना परमेश्वराची खैर त्यांनी निजल्यास हो सर्व नीट आहे म्हणून सांगितले त्याबरोबर विठू काकांनी पुन्हा विचारले तुम्ही अजून झोपेतच आहात दोन्ही मुले तुमच्याजवळ आहेत ना नीट पहा इतके म्हणल्यावर त्या चपापून जाग्या झाल्या गाडी व गाडीमध्ये चोहोकडे चाचपू लागल्या तो वंशाशिवाय दुसरे कोणी नाही हे लक्षात आल्यावर त्या अतिशय भिवून रडू लागल्या तेव्हा विठू काकांनी स्वतःला पगडातून काढून सासूबाईंकडे दिले व म्हटले आज परमेश्वराने केवढी खैर केली बरे ही गोष्ट विठू काकांच्या तोंडून मला कळली अजूनही ही गोष्ट सांगतेवेळी ते गहिरून येत असत कोल्हापुरात दहा वर्ष वास्तव्य याप्रमाणे आंबेगावात आल्यावर काही दिवस तेथे राहून मग सासूबाई उभयता मुळे घेऊन कोल्हापुरात महामंजीकडे आल्या स्वतःच्या तीन वर्षापासून तेरा वर्षापर्यंत बहुतेक लहानपण कोल्हापूरातच गेले वयाच्या सहाव्या सातव्या वर्षी स्वताला पांडोबा तात्या दिवेकर यांच्या मराठी शाळेत घातले यावेळच्या स्वताचा स्वभावाची व अभ्यासाची सर्व माहिती ताई सासूबाईंच्या वेळोवेळेच्या बोलण्यात आलेली त्यांच्या शब्दात देताय म्हणजे लहानपणी स्वतःचे स्वभाव वळण कसे होते याची माहिती सहज होईल ताई सासूबाई एखादवे रागवल्या म्हणजे स्वतःच्या लहानपणीच्या या गोष्टी सांगत दुर्गा हक्कांच्या गोष्टी आम्ही कोल्हापूर सरकारी कोटीत राहत असताना कीर्तने माडीवर व आम्ही खाली राहत असू दोन्ही घरात खटला मोठा आमच्या घरात मोठी माणसे जास्त व मुले कमी व कीर्तनांच्या घरी तर मुलगे व मुली पुष्क त्यामुळे आमच्या दोन्ही बिराडातील माणसांनी एवढा मोठा कोठेचा वाडा पण अगदी गजबजलेला असे कीर्तने कराडे व आम्ही कोकण असतं हे कोणाला विचारल्यापासून कळावायचे नाही दोन्ही घरची आम्ही सर्व लहान मोठी माणसे व मुले एका घरातील व नात्याने सख्खी असल्यासारखी वागत होतो आमच्या भाऊसाहेबांच्या व आबासाहेब कीर्तनांच्या मध्ये भेदाभेद मुळीच नव्हता तोच ठसा इतर सर्व लहान मोठ्या माणसांच्या वागणुकीतून दिसे आमच्या दोन्ही व्रडांपैकी कोणाच्या घरी काही असले की सगळी माणसे तिकडे जावयाची दुसरी सूल पेटावायची नाही प्रत्येक सणाला आम्ही हा सण करणार म्हणून भांडण असावं मग पुढे अशी तोड काढली की कुलधर्म असतील तेवढे वेगळे करावेत बाकीचे सण निम्मेनिमे वाटून दोन्ही घरात आळीपाळीने करावेत त्याप्रमाणे आम्ही करीत असू कसली हौसच नाही कीर्तनेची मुले लहानपणापासून हुशार व तरतरीत पण आमचा मुलगा फार थंड व धीमा याला काही समजत नसे दृढ निरोपही सांगता यावायचा नाही शाळेत परीक्षा झाली म्हणजे ती मुले आम्ही पास झालो आम्हाला परीक्षा असे असे म्हणाले वगैरे कितीतरी घरी येऊन सांगत पण याचे काही नाही आपणहून मी पास झालो असे सुद्धा सांगावायचं नाही कीर्तनांच्या मुलाकडून हा पास झालेला कळले म्हणजे मी विचारी अरे माधवा तू पास झाला असे आम्हाला नाही कुठे सांगितलेस कसले हौसच नाही तो विनायक पहा किती हुशार आहे तो तेव्हा हा म्हणावायाचा कि त्यात काय सांगावायचे आहे रोज शाळे जाऊन अभ्यास करतो तर पास होणारच त्यात काय जास्त आहे असे म्हणून मुकाट्याने जावयाचा माधवापेक्षा दुर्गाचेच कौतुक आईने तर नित्य काळजी करावी की या माधवाचे कसे होईल हा दहा रुपये मिळून आपल्या बायकोचे पोट भरण्या इतका शहाणा होईल का असे त्या नेहमी म्हणत तीच दुर्गा पहा उलट अतिशय बोलकी हुशार व तरतरीत असे ती अजूनही तशीच आहे बापाच्या व भावाच्या लाडाने व हुशार म्हणण्याने फार कजाग मात्र झालेली आहे व आता तर त्या अक्कासाहेब झाल्यापासून माधवापेक्षाही शहाण्या झाल्या आहेत लहानपणापासून ही अशीच आतताई असून ज्या त्या बोलण्यात आपली छाप वर ठेवावयाची व हा आपला शुद्ध, शुद्ध नंदी एक नादी व सरळ डावपेच काही माहीत नाहीत व समजावयाचेही नाहीत एकदा एक गोष्टीला आरंभ केला की ती आपली न चुकता नेमाने करावायचीच त्याबद्दल पुन्हा सांगावे लागत नसे पण त्यात कोणी अडथळा केला की हट्ट धरून रडत बसावायचा मग समजूत लवकर व्हावायची नाही उजळणी हाच खेळ पहिल्यांदा धुळाक्षराच्या शाळेत घातल्यावर शाळेतून आला ना आला की घरी सारा दिवस तेच आपल्याशी हळूहळू बडबडे व बोटाने भिंतीवर अक्षरे व उजळणी काढीत राहावायचा हाच याचा खेळ व हीच याची करमणू रस्त्यात उगीच खेळत असला तरी धुळीत उजळणी काढीत बसावायचा असा वेढा होता एक मार्गीपणा असा होता की एकदा जे करावायचे ते कायम मूंज झाली तेव्हा वय लहान होते व मराठी शाळा सकाळी उशिरा म्हणजे दहा वाजता सुटे तुपा तुपाऐवजी पाणी तेव्हा भूक फार लागे म्हणून आमची आई स्वतःची आई दशमी करून ठेवीत व हा आल्यावर त्यावर तूप घालून याला देत एके दिवशी नुकते ताग केले होते लोणी कडविलेले नव्हते म्हणून माईंनी दशमीवर लोणी घातले झा आले गेले याची मर्जी हा आपला झट्ट धरून बसला की रोजच्यासारखे पातळ तूप वाढा तूप कडविले नाही उद्या घालीन म्हणून त्यांनी पुष्कळ सांगितले पण नाही तेव्हा माईनी तुपाच्या तांबडी चमचावर पाणी घालून तिचुरीत ऊन केली व तांबडी दशमीवर उठली त्याबरोबर याची समजूत होऊन हा मुकटने दशमी खावास लागला दुर्गी तेथे ते जवळच उभी होती तिच्याही लक्षात येऊन ती, लक्षा ती, ती मोठ्याने असून व वा टाळ्या वाजवून त्याला छिडवायला लागली की दादा तुला आईने तूप म्हणून पाणी वाढले पण याने तिच्याकडे लक्ष दिले नाही आपली खाली पाहून दशमी खाल्ली व उठून गेला माझी तुटलेली संध्या आणून द्या बहुत करून दररोज सकाळी शाळेतून आल्यावर दशमी खाल्ली की दुर्गीशी एक सागर गोट्यांच्या गजग्यांचा सा डाव खेळून मग आंघोळी सुटावायाचा व वा पहिला ताम्या डोक्यावर घेतला की पुरुष सुक्त बनण्यास आरंभ करावा याचा त्यात कोणीमध्ये बोलून ते चुकविले की गेले गाठोडे विठू भाऊजीने याला संध्या करताना थांबवून काही संधेतलेच विचारले त्याचे उत्तर दिल्यावर हा अडून बसला की मी पहिल्यापासून पुन्हा संध्या करावायचा नाही कोटे थांबविलीत ती आणून द्या मग संध्या पुढे करीन असा पुष्कळ वेळ हट्ट धरून बसला संध्याई करीना व उठूनही जाईना शेवटी विठू भाऊजींनी अर्धी संध्या करून आता तू येथून पुढे कर इथे तुला मी थांबविली असे म्हटल्यावर याने एकदाची संध्या संपीली, व उठून गेला माधुकरी कोठे घालतो दागिने सणावरी गोफ कडी व अंगठी मोठ्या मिनतवारीने आईने याच्या अंगावर घातली तर गोफ घातला म्हणून त्यावरून गळ्याला धोतर गुंडळा कडी बंडीच्या बाहित मागे सारून ठेवावा याची व अंगठीचा खडा हातात पुढे वळवून मूठ मिटून ठेवावा असा तर सदा निरासलेला असे मी एकदा रागे भरले की माधव हो, तुझ्या आई इतक्या हौसेने दागिने घालते ते तू का बरे घरून देत नाहीस घातले तर ते झाकून ठेवतोस तेव्हा पण हे बाळ काय म्हणाले की आपल्या घरी रोज माधुकरी येतात त्यांना कुठे घासतात दागिने असे तर लक्ष नाही आई तर काळजी करता करता मेली बिचारी आहे कुठे शहानपण काही रेषा उमटल्या होत्या म्हणून मिळतायत चार पैसे झाले दुसरे काय खांबाशी सोंगट्याचं नाव कोल्हापुरी असताना आमच्या घरी व गनांच्या घरी कोजागरीला पुष्क ब्राह्मण व मित्रमंडळींना बोलावून दूध द्यावायाची वहीवाट होती सगळ्या शाळेच्या मुलांना त्या दिवशी रात्री दोन वाजेपर्यंत जागून सोंगट्या खेळण्यास परवानगी अस त्याप्रमाणे दोन्ही घरची सगळी मुले जमून सोंगट्या खेळत माई मरण्याच्या आदल्याच वर्षी माधवाला नुकते दहावे वर्ष चालले असेल कोजागरी आली तेव्हा किर्तनांची मंडळी कशाला तरी राजोरीस गेली होती म्हणून यावी मुले कोणीच घरात नव्हती दुर्गी होती पण ती आठ नऊ वाजता निजली मग खेळण्यास कोणीच नव्हते तरी रात्री भाऊसाहेबांचे जेवण झाल्यावर माधव मजवळ सोंगट्या मागू लागला मी म्हटले दुर्गीसुद्धा निझली आणि मग तू सोंगट्या कोणाशीरे खेळणार तो म्हणाला मी आपल्या कोणाशी खेळन तू दे म्हणजे झाले मी सोंगट्या दिल्या त्या घेऊन तो ओसरीवर गेला आणि एका खांबाच्या पुढे बसून सोंगट्याचा डाव मांडला आणि एक हात आपला व एक हात खांबाचा असे म्हणून खेळण्यास सुरुवात केली व दोन्ही वेळ खांबाकडून आपल्यावर तोड़ी घेतल्या खाम जिंकला माधव हरला तेव्हा मी चिडवून म्हटले अरे रे एका माणसाची फजिती झाली लाकडाच्या खांबाने सुद्धा तुझ्यावर बिनतोडी द्यावी ना तेव्हा तो चिडता धीमेपणाने म्हणाला मग त्यात काय जे खरे ते खरेच खांबाच्या हाताला डाव पडला म्हणून त्यांची तोडी आधी झाली मला पडली नाही म्हणून माझी झाली नाही त्यात कसली फजिती हा आपला खांबाचा हात म्हणून उजव्या हाताने खेळत होता त्या हाताला खेळण्याची सवय असल्यामुळे डाव चांगला पडे पण डाव्या हाताने खेळण्याची सवय नसल्यामुळे नीट खेळताच येत नव्हते मग डाव हवा तसा कसा पडणार दुसरा कोणी मुलगा असता तर खांबाकडून बिनतोड घेता का पण याचा लहानपणापासून सरळ स्वभाव जे करावायचे त्यात प्रतारणा ठाऊकच नाही मोठी वडी मोलकर्णीच्या मुलाला एकदा मायनी याला बर्फी दिली व त्याच्या दुसऱ्या हातात थोडासा तुकडा देऊन ते म्हणाल्या की हा तू खा व तो त्या मुलाला दे लहान तुकडा त्यानी आपल्या तोंडात घालून मोठी वडी मोल करण्याच्या मुलाला दिली मुलाच्या हातात मोठी वडी पाहून माईनी विचारले की अरे याला लहान तुकडा द्यावायचा तो मोठी वडी दिलीस आणि तू लहान घेतलीस माधव म्हणाला तू या हातातील त्याला दे म्हणालीस म्हणून तो दिला तेव्हा त्या हातातील दे म्हणण्यात चूक झाल्याने हे असे झाले असे माईंच्या लक्षात आले